अध्याय दहावा दहा प्रकारच्या सृष्टी म्हणालाय अंतर्धन पावल्यानंतर सर्व लोकांचे पिता पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यापासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली भगवन या खेरीजने आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावे कारण आपण सर्वज्ञांमध्ये सर्वस्थ आहात सुत म्हणाले शेवणका विदुराने असे विचारल्यावर मुनिवर मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले मैत्रेय म्हणाले अजन्मा भगवान श्रीहरी सांगितल्याप्रमाणे आपला आत्मा श्री नारायण यांचे एकाग्र करून दिव्य शंभर वर्षांपर्यंत तप केले ब्रम्हदेवांनी असे पाहिले कि प्रलय कालातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरारत आहे प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान वायू दोन्ही पिऊन टाकले नंतर ज्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला की पूर्वकल्पामध्ये लिन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करीन भगवंतांनी सृष्टी कार्यासाठी नेमलेल्या ब्रम्हदेवाने मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकेकाचे भू भुण, भूहा, आणि स्वहा असे तीन भाग केले वास्तविक ते कमल एवढे मोठी होते कि त्याचे चौदा किंवा त्याही पेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असतील जीवांची भोगस्थाने म्हणून याच तिन्ही लोकांचे शास्त्रात वर्णन आले आहे जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत त्यांना महार तपो लो, लो, लोक जन्म लोक आणि सत्यलोकरूप ब्रम्हलोकाची प्राप्ती होते ब्रह्मन आपण अद्भुत कर्म विश्वरूप अशा श्रीहुरींच्या शक्ती विषयी सांगितले होते त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हाला सांगा मैत्रीय म्हणाले विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे तो काल स्वतः निर्विशेष अनादी आणि अनंत आहे त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्याच लिलेने सृष्टीच्या रूपात प्रकट करतात अगोदर हे सर्व विश्व भगवंतांच्या मायेने अव्यक्त मूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या वे प्रकारे प्रकट केले हे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते आणि यापुढेही ते तसेच राही या जगाची उत्पत्ती नऊ प्रकारची होते तसेश भेदाने एक दावी सृष्टि ही है प्रलय काल दुण्डी द्वारा भगवंता प्रेरणे गुणा मध्य विषमता होने हेच हिच स्वरूप है दुसरी सृष्टि अहंकारा जिचापसन पृथ्वी आदि पंचमहाभूते तसेज ज्ञानेन्द्रीय कर्मेन्द्रिय उत्पत्ति होती आहे साविक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे मन या सृष्टीच्या अंतर्गत आहे सहावी सृष्टी अवेदीची आहे यामध्ये तामिस्रा तण मोह आणि महामोह या पाच गाठी आहेत ही सृष्टी जीवांच्या आवरण आणि विक्षेप्रकृत आहेत आता वैकृत सृष्टी आहेत त्यांचेही वर्णनायक भगवंतांचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या आणि रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंतांचीही लीला आहे वृक्षांची असते वनस्पती औषधी लता तुम हे खालून वर वाढतात यांच्यामध्ये साधारणत ज्ञानशक्ती प्रकट झालेली नसते याना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणता एखादा विशेष गुण असतो आठवी सृष्टि पशु पक्ष अट्ठावी मानी गलाधुरा पशु गाय बकरा रेडा कालवी टूक्कर नीलगावाच हरिण मेढा उ दोन खुरा पशु होते हैं गाढरो घोडा खेचर पांढरी हरिण चित्ता आणि वनगाय हे एक खोर असलेले आहे आता पाच नके असलेल्या पशूंची नावेत्रा कोल्हा लांडगा वाघ मांजर ससा साळ सिंह माकड हत्ती कासव घोरपड मगर इत्यादी होत गवळा किधाड कोला ससाणा भास भल्लूक मोर हंस सारस चक्रवा कावळा घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणले जातात नववी सृष्टी मनुष्यांची आहे ते एकाच प्रकारची आहे यांच्या आहाराचा प्रवाह वरुण खाली असा असतो मनुष्य रजगुण प्रधान कर्मपरायण आणि दुःखरूप विषयातच सुख मानणारी असतात स्थावर पशुपक्षी आणि मनुष्य या तीन प्रकारच्या सृष्टी तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग या वैकृत सृष्टी आहे आणि जो रूप वैकारिक देवसर्ग आहे त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली आहे या व्यतिरिक्त सनत कुमार ऋषींचा जो कौमार सर्ग आहे तो प्राकृत आणि वैकृत असा दोन्ही प्रकारचा आहे देव पितर असुर गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस सिद्ध चारण विद्याधर भूत प्रेत पिशाच आणि किंनर किंमत अश्वमुख इत्यादी देव देवसृष्टी आठ प्रकारची आहे विदुरा याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवाने रचलेली ही दहा प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली आता यापुढे मी वंश आणि मन्वंतर इत्यादी सांगेन अशा प्रकारे सृष्टी रचना करणारे सत्य संकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात अध्याय दहावा समाप्त